श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड वासुदेवांद सरस्वती दत्त महात्म्य अध्याय बत्तीसावा श्री गुरु गुरुदत्तात्रेया दीपकाने गुरुंना नम्रपणे प्रश्न केला श्री दत्तांनी अलर्काला कृतार्थ केले नंतर पुढे त्याला विशेष काय सांगितले गुरु म्हणाले दीपका श्री दत्ताने एका प्रश्नाने अलर्काला बोध केला व ज्ञान उदयाला आणला अलर्क म्हणाला भगवंता माझ्यावर पूर्ण कृपा केलीत त्यामुळे पूर्ण कृतार्थता झाली आहे चित्ताला अणुमात्र उद्वेग येत नाही स्वात्मरूपांहून अहंकारास वेगळा करण्यासाठी मुनिजन तपाचरण करतात कल्पकोटी वर्षे गेली तरी जो मूर्खांच्या हाती येत नाही त्या आत्म्याला आता ऐक्यत्वाने दाखविले हे जगन्नाथा तुझा जय असो तुझ्या चरणी मी मस्तक ठेवतो एक प्रार्थना आहे ती समर्थांनी ऐकावी हे जे ज्ञान झाले ते स्थिर होऊन राहावे येथे वासनावन पसरले असून त्यात चित्तरूपी जोराचा वारा वाहत आहे त्याच्या जोराने तत्वज्ञान उडून जाईल असे वाटते तरी ते स्थिर होण्याचा उपाय सांगावा दुर्जनांचा संग झाला तरी ह्याचा वियोग होऊ नये मी निसंग होईन असा योग सांगावा जन्म मिळाल्यावर मनुष्याचे हेच कर्तव्य आहे अन्यथा विषयांच्या सेवनाने त्या जन्माचे साफल्य नाही नाना योनी फिरून दैवयोगाने मनुष्य जन्म मिळाला असता जो स्वतःला पावन करीत नाही तर उलट नरकात जे भोग भोगले तेच भोग येथेही भोगतो परंतु त्या भोगांचा वियोग करण्यासाठी वैराग्य धरित नाही आणि निसंग होत नाही त्याचे सर्वच वाया गेले त्याचा भवररोग अभंग जाणावा हे सर्व समजून व चांगल्या रीतीने उमजून घेऊन मी हा प्रश्न केला आहे आता माझ्यावर कृपावलोकन करा अलरकाचा हा प्रश्न ऐकून त्रिनंदन म्हणाले हा तू उत्तम प्रश्न केला आहेस त्याने मला समाधान झाले अलरका मुक्तीच्या सोपानाच्या तीन पायरे आहेत पहिली तत्वज्ञान दुसरी मनाचे शमन व तिसरी वासनेचा क्षय आपल्या वर्णाला योग्य अशी कर्मी सतत व फला फलाची आशा न धरता करण्याने मनुष्याचे चित्त शुद्ध होते कर्माचा उपयोगच काय असा कुतर्क करू नये कर्माचा खरा उपयोग काय ते सांगतो ज्याच्या पदरी पापांचे गाठोडे असते त्या नराला ज्ञान यज्ञ रुचत नाही एवढेच नव्हे तर ज्ञान यज्ञाचा द्वेष त्याचे मन करते स्वतःच्या वर्णाला उचित अशी कर्मे ईश्वर अर्पित केल्याने चित्त शुद्ध होते आणि मग श्रवणाची गोडी निर्माण होते त्या रुचीद्वारा ती कर्मे ज्ञानाला उपयुक्त होतात परंतु ती अज्ञानाच्या विरुद्ध नसल्याने साक्षात ज्ञानाप्रमाणे मुक्ती देत नाहीत अविद्येचा नाश झाला की मुक्ती खास मिळते ज्ञानाने अविद्येचा नाश खात्री होतो हे लक्षात घ्यावे दमन साधल्यावर उत्तम ज्ञान मिळते तेही शमाधिक चित्तशुद्धीने मिळतात ती चित्तशुद्धी कर्माने होते अशा रीतीने पायरी पायरीने कर्म ज्ञानप्राप्तीला उपयुक्त होते म्हणून त्याचा आदरपूर्वक स्वीकार करावा चित्त चित्तशुद्धी झाल्यावर तत्वत सन्यास करावा व चित्त करून सद्गुरूंना शरण जावे गुरुंची सेवा करून वेदांत श्रवण करावे अन्वय आणि व्यतिरिक्त जाणून घेऊन श्रवणाचे मनन करावे हा अभ्यास करत वाक्य ज्ञान स्थिर केल्याने मनाचा भंग होऊन वासनेचा नाश होईल प्रकृतीच्या गुणांचा वियोग आणि परब्रह्माशी योग ह्याचेच नाम मोक्ष. मोसंग होण्याने ते मिळेल वैराग्याने संग सुटतो ज्ञानाने वैराग्य निर्माण होते विवेकाने ज्ञानाचा अवगम होतो आणि सद सदस्य विवेक उमटतो देह इंद्रिये मन प्राण अहंकार व अंतःकरण हे प्रकृतीचे गुण असून ते विकारयुक्तच आहेत ते प्राकृतिक गुण जरी प्रतिकूल व असत असले तरी ते सहत आहेत ते परावे ते स्वतला जड असून अनौन्य संबांमुळे चेतनासारखे भासतात जसे अग्निच्या संयोगाने लोह तसे त्याचप्रमाणे देह वगैरे जड असूनही आत्म्याच्या सान्निध्याने चेतनासारखे भासतात हे अज्ञानी जाणत नाहीत प्रत्येकात्मा त्याहून वेगळा साक्षी असून अध्यासामुळे अज्ञानी विपरीत भासतो मग अहंकार उठतो आवर्जून कर्मे केली जातात आणि त्या कर्मामुळे घोर बंधन पडते व त्यामुळे बारंबार जन्म मृत्यू भ्रमण होते अज्ञानाने गहन अविवेक अविवेकाने अभिमान व अभिमानाने आसक्ती मोह इत्यादी उठून सात्विक राजस तामस असे आणि कायक वाचिक मानस असे त्रिविध कर्म घडून येते कर्मातून शरीर उपजते कर्मापासून सुख व घोर दुःख निर्माण होते अशी परंपरा चालते परंतु अपरोक्ष ज्ञान होताच अज्ञान नाहीसे होते आणि अज्ञान नष्ट होताच अविवेक नष्ट होतो अविवेकाचा नाश होताच अभिमानाचा नाश होतो अभिमानाचा नाश होताच मोह आसक्ती ह्यांचा नाश होतो कर्मनाशामुळे होत शरीर उत्पन्न होत नाही मग सुख दुःखही जाते असा बोध जेव्हा होतो तेव्हा मोक्ष सुख येते तात्पर्य ज्ञाना वाचून कधीही समाधान होणार नाही मनोनाश होताच पूर्ण ज्ञान तो मनोनाश होण्यासाठी योगाभ्यासाची आवश्यकता आहे तुला योगाभ्यास सांगतो तो तू नीट ऐक म्हणजे शांत होशील मनाची समता झाली की योग हाती येतो मग मुक्तता अनायासे हाती येते त्यावर अलर्कानी गुरुंना विचारले मन चंचल आहे मग त्याला समता कशी येईल ते सांगावे एक वेळ वायूला गवसनी घालता येईल किंवा आकाशाचे भाग करता येतील किंवा सागराचे तरंग एकत्र करता येतील परंतु मन स्थिर करता येत येणार नाही अलर्काचे हे म्हणणे ऐकून अतिनंदनाने उत्तर दिले तू खरेच म्हणतोस चपल असे मन जिंकण्यास फार कठीण आहे वैराग्य किंवा अभ्यास हे त्याला जिंकण्याचे उपाय आहेत त्यातून वैराग्य झाल्याने मनाला खात्रीने निश्चलता येते विषयाकडे प्रथम दोष दोषदृष्टीने पहावे म्हणजे विषय व त्यांची सेवन यातील वैगुण्य शोधावे मग त्यांचा त्याग करण्याची वृत्ती अंगी बांधवावी त्या विषयांची स्मृती जरी झाली तरी त्यांच्याबद्दल वीट वाटावा तसे झाले म्हणजे विरक्ती येते किंवा योगाभ्यास करावा योग अष्टांग आहे तो दुःखाचा वियोग करतो त्याच्या आधी तो दुस्संगापासून वेगळा करतो यम व नियम ह्यांच्या अभ्यासाने देहशुद्ध करून आसनात स्थिरता साधून प्राणायामांच्या द्वारा दोष शोषले गेले की पिंड शुद्धी होते प्रत्याहाराने इंद्रिय जय धारणेने पापक्षय ध्यानाने मनस्तैर्य व समाधानाने एकत्व साधते ज्याप्रमाणे सुवर्ण मलीन झाले असता अग्नीचा ताव दिला की मल जळून त्याला पूर्व रूप येते त्याप्रमाणे योगाभ्यासाने मनाची मलिनता जळते व त्याला पावित्र्य व शुद्धी येते असे वेद सांगतो प्राण आणि अपान यांचे निरोधन म्हणजेच प्राणायाम त्याचे लक्षणावरून तीन भेद आहेत लघु मध्यम व उत्तम लघु प्राणायामाने घाम येतो मध्यम प्राणायामाने कंपसूट उठतो व उत्तम प्राणायामाने प्राण ब्रह्मरंद्रात जातो उजव्या हाताने डाव्या हातावर टाळी मारून डाव्या हाताला प्रदक्षिणा करणे म्हणजे एकमात्रा इतका वेळ झोपलेल्याचा एक, एक श्वासोश्वास हा सुद्धा एक मात्री इतकाच वेळ असतो किंवा गुडघ्याभोवती तर्जनी फिरवावी व वा चुटकी वाजवावी हे ही मात्रेचे प्रमाण आहे असो बारा मात्रांचा तो कनिष्ठ आंचा मध्यम व 48 मात्रांचा उत्तम प्राणायाम समजावा श्वास घेणे म्हणजे पूरक आत धरून ठेवणे तो कुंभक आणि बाहेर सोडणे तो रेचक तिन्ही क्रिया मिळून एक प्राणायाम होतो पूरकाच्या चारपट कुंभक व दुप्पट रेचक करावा प्राणायामाचा काळ उत्तरोत्तर वाढवावा जोराने रेचक केल्याने दुर्बलता शीघ्र येते सोयी सोयीने केल्याने निरोगीपणा येतो अभ्यास हळूहळू केल्याने प्राणाचा जय होईल ज्याप्रमाणे सिंहाला हळूहळू वश करता येते बळाने वश करू म्हटले तर तो कधीही हाती येणार नाही ना हळूहळू अभ्यास केल्याने तो खात्रीने वश्य होतो ज्याप्रमाणे सिंहाला वश केल्यानंतर हो तो छू केल्यावर प्राण्याला धरतो त्याप्रमाणे प्राण मळाला वश्य करतो वश झालेला सिंह धन्याचा देह तोडत नाही त्याचप्रमाणे प्राणवश झाल्यावर देहाला पीडा होत नाही अभ्यास चालू असता शुभाशुभ कर्मांचा नाश होतो इला ध्वस्ती असे योगीजन म्हणतात या अवस्थेत लोभमोहात्मक सर्व ऐहिक व पारलौकिक कामना नष्ट होतात चित्तवृत्ती शांत होते सुखाची प्राप्ती होते या अवस्थेला प्राप्ती म्हणतात हिच्यामुळे योगीजन डुलत असतात ज्ञान वाढते त्रैकालिक अर्थ करतात या प्राणजयाच्या स्थितीला संविध असे म्हणतात इंद्रिये प्रसन्न होतात मन समाधान पावते ह्या अवस्थेला प्रसाद म्हणतात जो योगीश्वर ह्या चार अवस्था साधतो त्याला ईश्वर दूर नाही तो त्याच्याबरोबरच आहे असे साधण्यासाठी मी अभ्यासक्रम सांगेन तो तू लक्ष लाव नाईक त्याने तू समाधान पावशील पद्मासनावर बसून शरीर सारखे करून दातास दात न लावता नासागरी दृष्टी ठेवून अंग न हलविता ताट ठेवून धरल्याने योग साधेल आळस निद्रा व भ्रांती या तमोगुणाच्या वृत्ती असून त्याप्रथम जिंकून मग योगाभ्यास करावा काम क्रोध लोभ व यज्ञ या रजोगुणाच्या वृत्ती असून त्यांच्या विक्षेपामुळे ध्यान घडू शकत नाही म्हणून या सोडाव्या वैराग्य व श्रमदमादिक ह्या सत्वगुणाच्या वृत्ती आहेत ह्या धरल्याने अभ्यासात सुख वाटते केवळ कुंभक जोवर साधला जात नाही तोवर पूरक व रेचक धरून कुंभकाचा अभ्यास करावा श्वास न घेता किंवा सोडता उगीच स्तब्ध राहिल्याने योग्याचा प्राण खाली किंवा वर होत नाही त्याने योगी घाबरा होत नाही वायू नीट कोंडतो त्यालाच केवळ कुंभक म्हणावा तो यत्नाने साधावा अशा रीतीने प्राण जिंकावा मग प्रत्याहार करावा त्याने जीवाला समाधान वाटेल ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सावरते त्याप्रमाणे इंद्रियांना योगी सावरतो तेव्हा सिद्ध होतो तोपर्यंत बाह्यभान सुटत नाही प्रत्याहार सिद्ध झाल्यावर हो कानावर शब्द येत नाही व शरीराला स्पर्श भान राहत नाही विषय ठाऊक होत नाहीत इंद्रिये स्थिर राहतात या प्रत्याहाराच्या स्थितीला योगी आत्मनिष्ठा असे म्हणतात प्रत्याहार झाल्यावर धारणा करावी नाभी इत्यादी भागांवर चित्त स्थिर करावे ही धारणा साधली की दोष सर्व था जात व योग्याला स्वस्तता येते कधीही उद्विग्नता येत नाही मग चित्त एकाग्र करून ध्यान करावे त्याने परम समाधान वाटेल हे साधन उत्तम आहे हे ध्यानही विसरून जेव्हा चित्ताला आपोआप या कारता येते तेव्हा ती समाधी जाणावी मनाची हाल चाल न होता ते अनुदीन निश्चल राहते ती समाधी जाणावी योगी आपन आपणाला पाहून संतोषात राहतो त्या स्थितीतून बाहेर येण्यास त्याला सर्व असत नाही हेच निरूपाधिक नित्यसुखावे ह्यापेक्षा मोठे सुखत्रिभुवनात देखील नाही या सुखाचे वर्णन कोणाला करता येईल हे ये आपले आपणच पूर्णपणाने जाणावे हा सर्व रसांचा रस आहे याहून इतर रस ह्याच्या रसहीन आहेत त्यांना रस असे कोण म्हणेल ते रस इंद्रियांना हा अतिंद्रिय रस केवळ बुद्धिवृत्तीला घेवितो विषयांचे रस नश्वर आहेत ते क्षणभंगूर असतात त्यापासून विरहाचे दुःख मोठे होते शिवाय विषय रस निरंतर मिळत नाहीत विषयरस हा उपाधियुक्त असतो तर हा रस निरुपाधिक स्वरूप सुख ते हेच ते याहून वेगळे नाही हे सुख स्वाधीन आहे इतर सुख पराधीन आहेत असते या ठिकाणी अभ्यासाचे गुणदोष पूर्णतः जाणून घ्यावेत तरच आनंद होतो अन्यथा त्रास होतो गुणदोष जाणून योग व ध्यान केल्याने योगी समाधान पावतो अन्यथा विघ्न येते इतिमद परमहसरीजकाचार्यवर्य गुरुदे वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्त दत्तमहात्मे वाध्याय गुरुदेव श्री, गुरु श्री दत्तार्पणस्त्री ल्लभ नी भारात ते आज